अमेरिकन कोर्टाची पायरी लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात भारतात असताना कोर्ट कचेरीचा प्रसंग आलाच नसल्यामुळे कोर्ट वकील आरोपी साक्षीदार असले शब्द मला अर्थापुरतेच माहिती होते आता नाही म्हणायला मराठी नाटकातून साक्षीदार कसे विनोदी असतात ते पाहिलं होतं आणि काही काही हिंदी सिनेमात इसने उनके खानदान की इज्जत माटी मिट्टी मे मिलाधी असलं काहीतरी जोरजोरानं ओरडणारे वकील आणि लठ्ठा तोडा ठोक ठोक करून सर्वांना जाग ठेवणारे न्यायाधीश पाहिले होते अमेरिकेत दूरदर्शनवर खरं कोर्ट पाहण्याचे काही प्रसंग आले काही संसनाटी खटले तर चक्क दूरदर्शनवर थेट प्रक्षेपित करतात म्हणजे तुम्ही कोर्टाची पायरी चढण्याऐवजी कोर्ट येते घरा अशा खटल्यांच्या वेळी भारतातल्या क्रिकेट सामन्यासारखं वातावरण इथं असतं सगळे जण दूरदर्शनला खेळून बसलेले असतात आणि त्याच्याशिवाय तावा तावानं आपली मतं मांडत असतात कोर्टातली काही वाक्य घेऊन त्यावर रात्रीचे एकपात्री विनोदक म्हणजे स्टँडअप कॉमेडियन्स हशा पिकवत असतात एका खटल्यात पुरावा म्हणून जमा केलेले हातमुजे आरोपीच्या हाताला बसत नाहीत असं दाखवत होते त्यानंतर निर्निराळ्या वस्तू निर्निराळ्या अवयवांना फिट्ट कशा बसत नाहीत असले कोर्टरूम ड्रामा प्रसंग म्हणजे विनोदी अन, अनेक विनोदी कार्यक्रमात दाखवले गेले कौटुंबिक खटले आणि लहान सहान भांडणाचे खटले एका लहान कोर्टात किंवा ज्याला फॅमिली कोर्ट म्हणतात तिथं चालतात एका मराठी कुटुंबाच्या घटस्फोट कस्टडी खटल्याला साक्षीदार म्हणून माझा नवरा होता मी आपली गंमत पाहायला म्हणून गेले दोन्ही पार्ट्या कागदाची बाडोच्या बाड़ो घेऊन आल्या होत्या आता न्यायाधीशाला खटले भराभर निकालात काढायचे असतात आणि लोकांना सुद्धा आपल्याच आयकराच्या म्हणजे इन्कम टॅक्सच्या पैशावर हा फुकटचा तमाशा पाहण्यात अजिबात इंटरेस्ट किंवा रस नसतो मग ते दहा हजार ईमेलचे पुरावे वाचायला वेळ कुणाला घरातली सगळी लक्तरं कोर्टाच्या वेशीवर टांगली जात होती आता या भांडकुदळ आणि मूर्ख लोकांना काय म्हणावे आशा हताश चेहऱ्यानं न्यायाधीश बसले होते शेवटी न्यायाधीश महाराजांनी समुपदेशकाची भूमिका घेऊन दोघांना सांगितलं की बाबा रे तुमचे मतभेद तुम्ही आपापसात सामंजस्यानं मिटवले पाहिजेत म्हणजे तुमच्या मुलांच्या मनावर परिणाम होणार नाही आणि प्रत्येकाला मुलांचा न्याय असलेला ताब्या मिळेल हे सगळं अगदी अग्ण लुटुपुटीचा खेळ असावा तसं चाललं होतं खटला संपल्यावर तिथला पोलीस म्हणाला अहो हे दोघे फारच सभ्यपणे भांडत होते असल्या खटल्यात लोक चक्क एकमेकांच्या झिंज्या उपटतात जज समोर पुष्कळ डाव रस्त्यावरून गाडी वेगमर्यादा ओलांडून गेली किंवा आणखी काही नियमभंग केला तर पोलीस दंड करतात पोलीस लोकांना दिसणार नाही अशा ठिकाणी दबा धरून बसलेला असतो शलाख लोकांना ते बरोबर माहीत असतं त्यांचं लक्ष असतं पण आमच्यासारखे काही लोक बावळटासारखे जातात आणि अडकतात पोलिसाच्या चाळ्यात तशी मी नाही पण आमच्या कंपनीतली एक बाई लटकली आता हा गुन्हा नाकबूल करण्याचा आणि कोर्टात केस लढवण्याचा हक्क प्रत्येकाला असतो तर तशीही केस लढवायला ही बाई कोर्टात गेली न्यायाधीशानं विचारलं तू वेगात जात होतीस हो अगं मग तक्रार काय आहे वेगानं जाण्याबद्दल पोलिसनी तुला दंड केला ना तर ही बहादर म्हणाली येस सर बट इट इज नॉट फेअर द पोलिस वॉज हायडिंग आता काय म्हणावं अमेरिकेत मला चार वेळाला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या ते सुद्धा मी वकील जज साक्षीदार किंवा आरोपी नसताना त्याचं असं झालं एक दिवस पोस्टानं एक पत्र आलं त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं समन्स समन्स बापरे ही काय भानगड आणि त्या समन्सवर ते पाळलं नाही तर काय होईल याचा बऱ्याच धमक्या दिलेल्या होत्या तेव्हा गुन्हेगारी केल्यासारख्या पडेलपणाने मी ते पत्र पुढे वाचलं आणि मग मला समजलं की ही ज्युरी ड्यूटी आहे आणि ती अमेरिकन नागरिकांसाठी असते मी तेव्हा अमेरिकन नागरिक नव्हते त्यामुळे त्या, त्या पत्रावर मी नागरिक नसल्यामुळे हजर राहू शकत नाही असं लिहून दिलं आणि माझं काम झालं पण ही ज्युरी ड्युटी काय असते हे समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेण्याच्या संकल्पनेतून या ज्युरी ड्युटीचा जन्म झाला न्यायाधीशाचा खटल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायद्याच्या चौकटीतला असतो तर सर्वसामान्य माणूस या खटल्याकडे जीवनाभिमुख चौकटीतून पाहतो रोजच्या जगण्यातला आपला दृष्टिकोन काय असतो आपली मूल्य कुठली असतात ज्याला कॉमन सेन्स म्हणतात त्या संवेदनेतून खटल्याचा विचार कसा व्हायला पाहिजे हे सर्वसामान्य माणसाला दिसतं थोडक्यात खटला आरोपी बाबत, सर्वसामान्य माणसाने दिलेला निर्णय हा जनतेच्या मताचा प्रातिनिधिक मापक असतो कायद्याच्या कचाट्यातून कोणी आरोपी कसला युक्तिवाद वापरून किंवा पुराव्याला सादर केलेले हातमोजे मापाचे नाहीत असं सांगून जर निर्दोष सुटला तरी तरीसुद्धा तो जनतेच्या दृष्टिकोनातून निर्दोष असेलच असं नाही याच्या उलट कुणी कायद्याच्या कचाट्यात अडकला म्हणून तो दोषी असेल असंही नाही तर ह्या दोहोंच्या चा चष्म्यातून आरोपीकडे पाहावे आणि शिक्षा ठरवावी यासाठी हा पंच किंवा ज्युरी मंडळाचा वापर जगातल्या अनेक न्यायसंस्थांनी सुरू केला भारतात सुद्धा ब्रिटिश राजवटीत न्यायालयं ज्युरींचा वापर करत असत पुढे एकोणीसशे पन्नास नंतर हा प्रकार भारतातून नाहीसाला अमेरिकेतल्या न्यायदानात प्रत्येकाला ज्युहरीची मदत घेण्याचा हक्क घटनेने दिलेला आहे आरोपीला दोषी किंवा निर्दोषी ठरवण्याचे दोषी आरोपीला शिक्षा किती द्यावी हे ठरवण्याचे किंवा खटल्यात नक्की काय घडले हे शोधून काढून तो तपशील कोर्टाला पुरवण्याचे असे तीन वेगवेगळ्या स्तरांवरचे काम ज्युहरी मंडळाला करावे लागतं तुम्ही 18 वर्षाच्या वरचे अमेरिकन नागरिक असाल आणि तुम्हाला इंग्रजी समजत असलं की तेवढं पुरतं अमेरिकेत बहुसंख्य खटले ज्युरी मंडळाच्या मदतीने चालतात फारच थोडे खटले ज्युरीशिवाय म्हणजे बेंच ट्रायल या पद्धतीने चालतात आता एवढी प्रचंड माहिती ज्युरींबद्दल मिळवल्यावर एके वर्षी आलेलं ज्युरी ड्युटीचं समन्स पाहून मी खुश झाले वा आता आपण फारच महत्त्वाचे अमेरिकन नागरिक आहोत आणि सरकारने खूप महत्वाची जबाबदारी दिली आहे तर ती चोख पूर्ण केली पाहिजे अशा उत्साहानं मी ऑफिसात साहेबासमोर जाऊन ते समन्स नाचवलं त्याने माझ्याकडे पाहिलं आणि नाक मोरडलं म्हणजे तू आठ दिवस तरी कामाला दांडी मारणार आणि तुझं काम मला करावं लागणार आणि वर पुन्हा तुला पगार द्यायचा हे बघ तू असं कर मी देतो ते पत्र त्यांना पाठव म्हणजे तुझी सुटका होईल आणि मग या बाई वाचून कंपनीचं काम कसं अडतं असं सगळं त्यांनी लिहून दिलं आता ऑफिसातले बाकीचे काम करणारे लोकसुद्धा ज्युरी ड्युटी कशी टाळावी यावर माझं बौद्धिक घ्यायला लागले एक जण म्हणाला अगं तिथं अडाणी माणसांना घेतात तुझ्यासारख्या डिग्रीवाल्यांचं ते काम नाही दुसरा म्हणाला तिथं होमलेस वगैरे माणसं येतात कारण दिवसाला पाच डॉलरचा सरकारी भत्ता मिळतो ना म्हणून तू नको जाऊस तिसऱ्यानं सल्ला दिला हे बघ सरळ त्यांना सांग की मी तेव्हा गावाला जाणार आहे तेव्हा मला ही ड्यूटी बिटी करायला वेळ नाही आणखी एकाने तर फारच उच्च सल्ला दिला अगं नाही तर सरळ सिकली मार ना म्हणजे वा तुम्हीसुद्धा अशी ऑफिसला दांडी मारता वाटतं मला वाटलं होतं अमेरिकन लोक भारतीय लोकांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात अर्थात हे मी मनातल्या मनात म्हटले मनात हं तीन चार समन्स या त्या कारणान मी यशस्वीपणे परतवून लावले मग आमच्या गावातल्या छोट्या कोर्टाचं एका दिवसाच्या ज्युरी ड्युटीचं एक समन्स आलं अगं जा ना कळेल तरी काय गम्मत असते मला ज्युरी ड्यूटी करायची पण समन्सच येत नाही असा नवऱ्यानं आग्रह केला म्हणून मी गावाचीतल्या लहान कोर्टात ज्युरी ड्युटी करायला गेले आम्हा सर्व ज्युरी उमेदवारांना एका खोलीत कोंबड ठेवलं एक बाई कुणालाही न कळेल अशा उच्चारात वृक्षपणाने सूचना देत होती आणि तिची जरब अशी होती की आपण चुकून गुर गुन्हेगारांच्या खोलीत तर नाही आलो असं सगळ्यांना वाटावं ह दिवसभर थांबायचं म्हणजे लघुशंका वगैरे आली तर जाऊ देतात की नाही या शंकेनंच मला जावंसं वाटायला लागलं आम्हाला गडबड करायला अजिबात परवानगी नव्हती छोप आपलं काम किंवा वाचन करायचं मधून मधून पाच दहा नावं पुकार हाजे रे सारखं यस म्हणत पाच दहा मेन मिनिट राहत जा आता त्यांचं काय होणार अशी मला उगाच भेती जणू काही तो जज जनामे सिंह त्यांना खाऊनच टाकणार होता मी आपली चुळबुळत बसले होते शेवटी दुपारी बारा ते एक या वेळात आम्हाला जेवायला सोडलं एक वाजायला पाच मिनिटं असताना सगळ्यांनी आलंच पाहिजे असं फरमान मग सगळ्यांची पुन्हा हजेरी असं होता होता तीन वाजले तेव्हा आम्हाला सांगितलं की हे पहा या खोलीत असणाऱ्या सर्वांची ज्युरी ड्युटी आता पूर्ण झालेली आहे सर्वांनी घरी जावं जाताना पलीकडल्या खिडकीतून पाच डॉलरचा दिवसाचा भत्ता घेऊन जा अमेरिकेतलं किमान वेतन तेव्हा तासाला पाच डॉलर होतं अशा वेळेला मला आठ तासांचे फक्त पाच डॉलर असं नगण्य म्हणजे सूक्ष्म वेतन सरकारकडून मिळालं अशा तऱ्हेनं माझ्या पहिल्या ज्युरी ड्युटीवर शिक्का बसला दुसरी ज्युरी ड्युटी आली काउंटीच्या कोर्टात एका मुलीनं शॉपिंग मॉलमधल्या एका प्रख्यात दुकानातून शॉप लिफ्टिंग केलं होतं थोडक्यात के ती चोरीची आरोपी होती या वेळेला बोलवलेल्या पास पन्नास साठ लोकांना ज्युरी रूममध्ये कोंबण्याऐवजी सरळ कोर्टरूममध्येच खेचण्यात आलं न्यायाधीशानं ठोक ठोक करून सर्वांना चूप बसावलं आणि वरती तंबी दिली हे पहा याद राखा काही करून बाहेर पडायचा प्रयत्न अजिबात करू नका इथून बाहेर पडलेल्यांना दुसऱ्या कोर्टरूममध्ये हजर राहावं लागेल आणि ही केस या खोलीतली कोय केस मी एका दिवसात उडवणार आहे पण बाकीच्याच रूममधल्या सगळ्या आठ आठ दहा दहा दिवसांच्या केसेस आहेत तेव्हा तुमच्या भल्यासाठी सांगतोय काहीही सबबी सांगू नका मग त्यांनी केस समजावून सांगितले कुणाकुणाला या केसवर ज्युरी ड्युटी म्हणून काम करता येत नाही याचे नियम वाचून दाखवायला सुरुवात केली कोणी चोरी केली असेल तर त्यांना ज्युरी होता येणार नाही त्यांनी बाहेर पडावे आता पहा मी चोरी केली हं असं कोण हात वर करून सांगेल आता असं कोण सांगतो याकडे माझंही लक्ष लागलं होतं नियम दुसरा कोणीही पूर्वी या दुकानात किंवा हे दुकान चालवणाऱ्या कंपनीचं चा जरी काम केलं असेल तर त्यांना ज्युरी होता येणार नाही न्यायाधीश महाराज आपले यादी वाचत होते अर्थात जरी सांगितलं हातवर करून तरी खऱ्या खोट्याची शहानिशा केल्याशिवाय आणि प्रश्न विचारल्याशिवाय कुणाला सोडत नव्हते किंवा कुणाला थापा नव्हत्या मारतायत म्हणजे तशी सुटका नाहीच या केसवर काम करून एका दिवसात कोर्टाचा अनुभव सुटका आणि भत्ता असा एका दगडात थवा मारावा असा विचार होता पण मी पूर्वी त्या कंपनीत काम केलं म्हणजे मी या ज्योरी ड्युटीसाठी खरं म्हणजे योग्य नव्हते आता खरं सांगू नये की खोटं बोलू नये अशा कात्रीत मी माझी बागबुक सुरू झाली आणि एकदा वाटलं हे एक काही शपतेवर सांगायला लावत नाही आहेत तेव्हा बघावं खोटं बोलून तेव्हा ते बरं होतं पण काहीही सांगितलं तर पुन्हा एकदा हजार प्रश्न विचारून मला पुराव्यानशी ते सगळं सिद्ध करायला लागणार हे सगळं मनात चालू असतानाच पन्नास पैकी पंचेचाळीस लोक या ना त्या कारणाने आधीच निघून गेलेले दिसले आम्ही फक्त पाच जण शिल्लक होतो आता माझ्या मनात काय चालले हे जणू कळलंच असावं अशा प्रकारे न्यायाधीश म्हणाले हे बघा आता कुणीही मला काहीही सबब सांगू नका अगदी या कंपनीत तुम्ही कसलं काम केलं असेल तरी सुद्धा हरकत नाही आरोपीवर जो काही आरोप आहे त्या भागातून जर तुम्ही विक्रेत्याचंच काम केलं असेल आणि ती चोरी चोरी पकडण्याच्या संदर्भात तुमचा जर संबंध असेल तरच हातवर करा इतर काहीही केलं असेल तर चालेल मला काहीही सांगू नका कारण मला पाच ज्युरी हवेत आणि तुम्ही फक्त पाच जणं आहात तेव्हा आता मला नव्याने कामाला लावू नका अच्छा म्हणजे न्यायाधीशाला सुद्धा सटकायचं होतं ठीक आहे आम्ही पाच जण बसलो केस सुरू झाली ती पोरगी निरडावलेली होती पूर्वी तिला चोरीवरून चार वेळेला शिक्षा झालेली होती शिवाय आम्हाला चार पाच वेळेला तरी तिच्या शॉपलिफ्टिंगचा रंगे हात पुरावा म्हणून एक व्हिडिओ दाखवण्यात आला आता एवढा सबळ पुरावा असताना हा कोर्टरूम ड्रामा कशाला हा प्रश्न मला पडला पण चालू होत दोन्ही बाजूचे वकील क्लिष्ट अशा कायद्यांचा काहीतरी किस काढत होते मला हळूहळू पेंग यायला लागली तरी सुद्धा मी डोळे उघडे ठेवून प्रयत्न करत होते की सगळं आज्ञाधारकपणाने आणि नीट ऐकून घ्यायचं आणि समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा दोन तास झाले ठक ठक करत न्यायाधीश महाराजांनी आज्ञा दिली हे पहा आता ज्युरी मंडळानं यावर चर्चा करावी आणि निर्णय घेऊन बाहेर यावं माझा तर निर्णय झाला होता स्वच्छ पुरावा तेव्हा आरोपी दोषी पण अन्य चार जणांची त्या खोलीत जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा एकाच घटनेकडे प्रत्येकजण कसं निरनिराळ्या नजरेनं पाहतो त्याची झलक मला कळली आरोपीचं वय तिचा वर्ण तिची उत्तर द्यायची पद्धत तिचं शिक्षण तिचे शब्द एक ना दोन अनेक बाजूनी उलटसुलट चर्चा तो व्हिडिओ त्याच स्टोअरचा की पूर्वीच्या चोरीचा हाही मुद्दा कोणीतरी काढला शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नाही आहे हा मुद्दा सुद्धा चर्चेत आला ज्युरी मंडळाचे सगळे सदस्य आपली ड्युटी अतिशय गंभीरपणाने बजवावत होते आणि त्यामुळे माझ्यातला सक्षम कर्तव्यदक्ष ज्युरी जागा झाला मनात आलं आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे आमच्या सर्वांच्या एका सहीच्या फटक्यानिशी एका माणसाचं भविष्य बदलणार आहे मते एका दिवसाचं का असे ना तेव्हा पुन्हा एकदा आमची मी चर्चेत अतिशय गंभीरपणाने भाग घ्यायला सुरवात केली चांगली दोन तास चर्चा करून तीन तीन वेळा व्हिडिओ पाहून खात्री केल्यावरच आमचं एकमत झालं ज्युरी ड्यूटीचा अर्थ मला तेव्हा खरा समजला यानंतरची मला ज्युरी ड्युटी आली ती एका मोठ्या कोर्टात ज्युरी निवड कशी चालते याची कल्पना मला आता आली होती त्यामुळे मी जरा बिनधास्त झाले माझे पहिल्याच फेरीत निवड झाली म्हणजे पुन्हा एकदा पन्नास जण कोर्टरूममध्ये खेचले गेले समोर आलेली केस खुनाची होती बापरे हजरायलाच झालं न्यायाधीश महाराज एकेकाला प्रश्न विचारून पास नापास करून निवडत होते आरोपी समोर बेडारपणे आमच्याकडे पाहत होता मला तर मनातल्या मनात, मनात चळाचळा कापायला होत होतं देवा देवा मला नापास कर अशी मी मनातल्या मनात, मनात प्रार्थना करत होते न्यायाधीश महाराजांनी काय विचारलं आणि मी काय बोलले देवास्ठव पण तिसऱ्या प्रश्नाला खून करणं हे पाप आहे असं उत्तर मला सुचलं कायद्यात पाप पुण्य वगैरे नसतं तेव्हा माझी काहीतरी धार्मिक वगैरे मतं आहेत या सबाबीवर माझी रवानगी तातडीनं बाहेर करण्यात आली नंतर दोन रात्री मला झोप नाही लागली हा हौ हो, हा माणूस खूनही असला आणि आरोपातून सुटला तर आपल्या मागे लागला काय असं मला सारखं वाटत होतं त्यानंतर काही महिन्यापूर्वी पुन्हा एकदा मला ज्योरीचं सम समन्स आलं पुन्हा कोर्टाची पायरी चालली हे न्यायाधीश महाराज अजबच होते त्याने चक्क पंचेचाळीस मिनटाचा इतिहासाचा तास घेऊन अमेरिका अमेरिकन नागरिक सैनिक युद्ध सैनिकांनी देशासाठी केलेला त्याग असं बरंच बरंच बरंच सुनावून आपल्या देशासाठी ज्योरी ड्युटी करणं हे कसं महत्वाचं आहे हे पटवून दिलं त्यामुळे मी आज्ञाधारकपणाने ज्युरी ड्यूटी करावी असं ठरवलं पण तेवढ्याच मला एक परिणामकारक उत्तर सुचलं मी सेल्फ एम्प्लॉईड असून ज्युरी ड्यूटी केली तर उत्पन्न बुडेल आणि माझा पोटा पाण्याचा प्रश्न येईल तेव्हा मायबाप सरकारनं तो सोडवावा तो सोडवला तर मी त्या जन्मभर रोज कोर्टातील कोर्टाचा दिवसाचा दहा डॉलर्सचा भत्ता मला पुरत नाही तोपर्यंत भत्ता वाढला होता हे माझं उत्तर ऐकून न्यायाधीश महाराजांनी विचारलं काय आहे तुझा पोटापाण्याचा व्यवसाय मी उत्तरले मी आठवड्यातून एक तास योगासनांचे वर्ग शिकवते मास्तरानं अभ्यासाचं महत्त्व सांगणारं लेक्चर तासभर दिलं आणि त्यानंतर एखाद्या पोरानं सर मी अभ्यास नाही केला कारण माझ्या पापणीचा केस दुखत होता असं उत्तर द्याव, तसं हे माझं उत्तर ऐकून न्यायाधीश महाराज थिजले स्तब्धत झाले पुढच्या क्षणी त्यांनी सुस्कारा सोडला आणि पुकारा केला एक्स्क्युज गोहोम